अध्याय सत्यावा शाल्वाचा उद्धार श्री शुख म्हणतात प्रद्युम्नाने हात तोडून धुवून कवच चढवून धनुष्य घेतले आणि तो सार्थ्याला म्हणाला मला वीर ज्युमानाकडे घेऊनच ज्युमान त्यावेळी यादव सेनेची धूरधन करीत होता प्रद्युम्नाने त्याचा प्रतिकार करून हसत त्याच्यावर आठ बाण सोडले चार बाणांनी त्याचे चार घोडे आणि एकेका बाणाने सारथी धनुष्य ध्वज आणि त्याचे मस्त उडवले इकडे गड सात्यकी सांब इत्यादी वीर सुद्धा शाल्वाच्या सिचा संहार करू लागल सौभ विमानात बसलेल्या सैनिकांची मस्तके तुटवून समुद्रात जाऊन पड अशा प्रकारे यादव आणि शाल्वाच सैनिक एक एकमेकांवर प्रहार करीत राहल असे हि अतिशय घनघोर आणि भयंकर युद्ध सत्तावीस दिवस चालले त्यावेळी युधिष्ठिरांच्या आमंत्रणावरून भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्ताला गेलि होते राज सुरेल यज्ञांची पूर्तता झाली होती आणि शिशुपालाचाही मृत्यू झाला होता तिथे श्रीकृष्णांनी मोठे भयानक अक्षपन होत असलेले पाहून कुरुवंशातील ज्येष्ठ ऋषी कुंती आणि पांडव यांचा निरोध घेऊन द्वारकेकडे प्रयाण केले ते मनात म्हणू लागले की मी वडील बंधींसण इथं आलो आहे आता शिशुपालाच्या पक्षातील राजे द्वारकेवर निश्चितच आक्रमण करतील द्वारकेला पोहचल्यावर ते युद्ध पाहून श्रीकृष्णांनी नगराचे रक्षण करण्याचे काम बलरामांच्याकडे सोपवले आणि सौभूपती शाल्वाला पाहून आपला सारथी दारुक्याला म्हटले दारुका तू लवकर माझा रथ शाल्वाजवळ घेऊन चाल हा शाल्व अतिशय मायावी आहे तरी सुद्धा तू भिव नकोस भगवंतांची अशी आज्ञा होताच दारुक गरुडध्वज रथावर आरूढ झाला आणि तो रथ शाल्वाकडे घेऊन चालला दोन्ही सेनेतील सैनिकांनी युद्धभूमीवर प्रवेश करताना तो पाहिला आतापर्यंत शाल्बाची बहुतेक सेना नष्ट झालेली होती श्रीकृष्णानं पाहताच त्याने त्यांच्या सारथ्यावर प्रचंड आवाज करणारी शक्ती फेकली ती शक्ती एखाद्या उलकेसारखी आकाशातून वेगाने चाललेली होती तिच्या प्रकाशाने सर्व दिशा उजळून निघाल्या ती सारथ्याकडे येत असलेली पाहून श्रीकृष्णांनी आपल्या बाणाने तिचे शेकडो तुकडे केले त्यानंतर त्यांनी शालवाला सोळा बाण मारले आणि आकाशात फिरणारे विमान सुद्धा सूर्याने आपल्या किरणानी आकाश व्यापावे त्याप्रमाणे असंख्य बाणाने व्यापून टाकले शालवाने शारंग धनुष्याने शोभून दिसणाऱ्या श्रीकृष्णांच्या डाव्या हातावर बाण मारला यामुळे शारंग धनुष्य हातातून गळून पडले ही एक अद्भूत अशीच घटना घडली जे लोक हे युद्ध पाहत होते त्यांच्यात मोठा हाकार उडाला शाल्व गर्जना करीकृष्णन अरे मूर्खा तू आम आऊशुपाला भावीपत्नीस बेसावत तू स्वत अजिंक्य समझतेस मेहित तू आज जर मैम थामलास तो मी तुला तीक्षण बा अठिका पाठी कि जेठन को श्री भगवान अरे निर्बुा तू विनाकारणच बडबड करीत आहेस तुझा मृत्यू तुझ्या डोक्यावर घेरट्या घालीत आहे हे तुला माहित नाही खरे शूर आपले शौर्य दाखवतात व्यर्थ बडबड करीत नाही असे म्हणून श्रीकृष्णांनी रागाने देगमान अशा भयानक गदेने शाल्वाच्या खांद्यावर प्रहार केला त्यामुळे तो रक्त ओकी थरथर कापू लागला इकडे गदा जेव्हा भगवंतांकडे परत आली तेव्हा शाल्वा दृश्य झाला यानंतर थोड्याच वेळात एक मनुष्य श्रीकृष्णांकडे आला आणि मस्तक लवून त्यांना नमस्कार करून रडत रडतच म्हणाला म्हण देनी पाठवले आहे त्यांनी सांगितले की पित्याबद्दल अत्यंत प्रेम असणाऱ्या हे महाबाहू श्रीकृष्ण एखादा कसाही ज्याप्रमाणे पशुला बांधून नेतो त्याप्रमाणे शाल व पित्याला बांधून घेऊन गेलेला आहे ही दुःखद बातमी ऐकून श्रीकृष्ण सामान्य माणसाप्रमाणे झाली त्यांच्या चेहऱ्यावर अवदासीन्य दिसू लागले सामान्य माणसाप्रमाणे ते व्याकुळ होऊन मनात प्रेम दातून येऊन म्हणू लागले अहो देव दानवाना अजिंक्य आणि नेहमी साध असणाऱ्या बलरामाला यपक शालवाने जिंकून माझ्या वंड्यांना कसे काय बांधून नेले प्रारुद्ध बलवत्तर असते हेच श्रीकृष्ण म्हणत आहेत तेवढ्यात वसुदेवासारख्याच एका पुरुषाला घेऊन शाल्व तिथे आला आणि श्रीकृष्णांना म्हणू अरे मूर्खा पहा आज तुला जन्म देणारा तुझा पिता आहे याच्यासाठी तू जगत आहेस तुझ्या देखतच मी था याला ठार मारतो तुझ्या अंगात ताकद असेल तर याला वाचव माया विशाल्माने अशा प्रकारे श्रीकृष्णांची निर्वत्सना करून वसुदेवाचे मस्तक तलवारीने उडवले आणि ते घेऊन तो आकाशात असलेल्या सौभ विमानांकडून बसला श्रीकृष्ण स्वत सिद्ध ज्ञानस्वरूप आणि महाप्रभावी असूनही पिच्यावरील प्रेमामुळे क्षणभर सामान्य माणसाप्रमाणे दुःखसागरात बुडून गेली परंतु नक्ष शालवाने पसर लेयदानवा शिकली श्रीकृष्ण ने सावध होने युद्धभूमि दूत ना पीत्या शरीर ही नस पाहिले, स्वप्न होते दुसरी कड़े पे शालव ज्ञान बसु आकाशन फिर वध करना उद्युक्त हे परीक्षिता मागचा पुढचा विचार न करणारे काही ऋषी अशा प्रकारची घटना घडल्याचे सांगतात श्रीकृष्णांच्या बाबतीत असे म्हणणे हे ते मायापती असल्याचे जे पूर्वी वर्णन केले त्याचे विरोधी आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही अन्न हे लोकांच्या ठिकाणी असणारे शोक मोह स्नेह आणि भय हे कोठे आणि कोठे ते परिपूर्ण भगवान की ज्यांचे ज्ञान विज्ञान आणि ऐश्वर अखंडित आहे यांच्या चरणकमलांची सेवा करून चांगल्या रीतीने प्राप्त झालेल्या आत्मबुद्धीने शरीर इत्यादींमध्ये आत्मबुद्धीरूप अनादि अज्ञान नाहीसे करतात आणि आत्म्यासंबंधीचे अनंत ऐश्वर प्राप्त करून घेतात या संतांचे परमगती स्वरूप असणाऱ्या श्रीकृष्णांच्या ठिकाणी मोह कसा असू येऊ शकेल शाल् व अतिशय क्वेशाने शस्त्रांचा वर्षाव करू लागला अमोघ पराक्रम असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्या बाळाने शाल्वाला घायाळ केले आणि त्याचे कवच धनुष्य आणि डोक्यावरील मणी हे सर्व छिन्न भिन्न करून टाकले त्याचबरोबर गदेचा प्रहाराने त्याचे विमान तोडून फोडून टाकले श्रीकृष्णांनी फेटलेल्या गदेमुळे त्या विमानाचे हजारो तुकडे होऊन ते समुद्रात पडले त्यापूर्वीच हातात गदा घेऊन शाल्वाने जमिनीवर उडी मारली आणि वेगाने त्याने श्रीकृष्णांवर झेप घेतली तांव आक्रमण करीत आहे असं पाहताच त्यांनी भाल्याने त्याचा हात गदेसह हो, उघडून टाकला नंतर त्याला मारण्यासाठी त्यांनी प्रलयकालीन सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि अत्यंत अद्भूत असे सुदर्शन चक्र धारण केले त्यावेळी ते सूर्य उगवत असलेल्या उदयाचलाप्रमाणे दिसत होते ज्याप्रमाणे इंद्राने वज्राने भृत्रासुराचे वस्तक उडवले होते त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्या चक्राने परम मायाविल्वाचे किरीट पूर्ण युक्त डोके धडापासून वेगळे केले त्यावेळी शाल्वाच्या सैनिकात हा हा कर उडाला परीक्षिता पापी शाल्व जेव्हा मरण पावला आणि त्याच्या विमानाचा सुद्धा गड्याच्या प्रहाराने चक्काचूर झाला तेव्हा देव आकाशात धुंधुमी वाजू लागले याचवेळी मित्रांच्या वधाचा बदला घेण्यासाठी दंतवक्त्र अत्यंत कृद्ध होऊन घ्यावा